पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे बुद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म तीन एप्रिल एकोणीशे पंचावन्न रोजी चॅन्टून यांच्या सिद्धार्थ कॉलेजातील सभेत दिलेले भाषण जनता नऊ लोकशाहीचे प्रामुख्याने दोन शत्रू आहेत एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरी म्हणजे माणसा भेद मांडणारी नीती किंवा संस्कृती अमेरिकेत संबंधी उद्गार काढताना बक्कल प्रतिपादित की हुकुमशाहीमुळे निर्माण झालेली शक्ती किंवा सामाजिक संघटना कायम टिकू शकत नाही कारण हुकुमशाही प्रेरणा ही मुळातच अबाधित स्वरूपाची नाही ती प्रेरणा काढून घेतली की ती संघटना गडगडत आणि म्हणूनच कम्युनिझमची राजवट ही अबाधित नाही त्या याप्रमाणेच माणसामानसात भेद करणारी नीती सामाजिक आर्थिक भेदबुद्धी परस्पर करणारी संस्कृती या दोन्हीही लोकशाही स्वरूपाला मोठे धोके आहेत हिंदू धर्मापुरत बोलायच झाल्यास त्याचे प्रामुख्यान तीन ढोबळ वर्ग पडतील पहिला खालचा पद दलित वर्ग या वर्गाची सामाजिक व आर्थिक गळची धर्माने घालून दिलेली आहे। दुसरा हा, वर्ग हा ब्राह्मणत्तर व मागासल वर्ग याचा आह हा वर्ग तुलनात्मकदृष्ट्या स्थितीप्रज्ञा असा आहा या वर्गात स्थित्यंतर व बदल व्हायला शिक्षणाच्या अभावी नव्या जाणव्छा अभावी थोडा जास्त वेळ लागिसरा शक्वचा वर्ग म्हणजे ब्राह्मण व तत्सम जातीचा आहा या वर्गासाठी मात्र या धर्मात विशिष्ट अधिकार व हक्क आहेत हा वर्ग त्यांच्या अधिकारावर व उपभोगावर अतिक्रमण झाल्यास रूप बदलत राहील पण वेळीच प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना धर्माने दिलेले उच्चस्थान टिकवायचे आहे व म्हणूनच त्यांना अशा धर्म मुद्दाम टिकवायचा आहे त्याची दृष्टी होणाऱ्या बदलाकडे पाहते व त्यांचे विचार वेदापलीकडे निर्भयपणे जाऊ शकत नाही पण बहुजन समाजाची उपेक्षा करू शकत नाही आणि म्हणूनच मी माझ्यावरची सर्व टीका लक्षात घेऊ नये बुद्ध धर्माचा या देशातील भविष्याविषयी अगदी आशावादी आहे विष्णूच्या तोंडातून ब्राह्मण बाहूतून क्षत्रिय पोटातून वैश्य व पायातून शुद्धनिर्मिती यावर आधारित झालेली हिंदू धर्मरचना ही मानवतेचा अपमान करणारी बुद्धीचा भेद करणारी व ईश्वराचा द्रोह करणारी अशीच आहे आणि अशा तऱ्हेच्या धर्मरचनेत समता कधीच नांदू शकत नाही व्यक्ति विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच संपूर्ण विचारांती मला वाटते की खालच्या वर्गाने या विचारसरणीविरुद्ध बंड पुकारले पाहिजे नवेती त्यागली पाहिजे याचा अर्थ असा की अशा तऱ्हेचा हा धर्म सोडून सर्व समतेची मानवी ऐक्याची घालून दिलेली बुद्धाची शिकवणूक त्याने अंगीकारली पाहिजे म्हणून माझ्या सर्व बांधवांना शेवटची हाक देत आहे की मुक्ती सदावायची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या पाश्चिमात्य इतिहासाकडे पाहिले तर राज्य आणि धर्म यांचे विभक्तीकरण करून जी युद्धे झाली ती त्या इतिहासातील मोठी चूक आहे धर्माची मानवी जीवनातून अशी फरकत करता येत नाही धर्म उलट मानवी जीवनाचे सर्वांग आहे अधिष्ठान आहे ती सर्व वावींची मूळ अंतप्रेरणा आहे ही गोष्ट कुणीही विचारवंत दुर्लक्षू शकत नाही रोमचा रास या गिबनने लिहिलेल्या पुस्तकातील काही भाग वाचला तर एक गोष्ट स्पष्टपणे निदर्शनाला येते की ख्रिश्चन धर्माची चाहूल लागताच उमरावांच्या जुल्माला कंटाळून निवाऱ्या वाचून संध्याकाळच्या जीवनाची फिकीर करीत रस्त्यावर भडकणाऱ्या गुलामनांची तो पहिल्यांदा जीवनमुक्ती म्हणून कवटाळला रोम देशात गुलामानी ख्रिश्चन धर्माचं पहिलं पाऊल उमटविलं हा एक मोठा ऐतिहासिक दाखला आहे आणि म्हणून परिस्थितीचं अवलोकन करता आपल्यावर होणारा अन्याय व जुल्मातून बुद्ध धर्माचे बीजारोपण झाल्याशिवाय राहणार नाही हिंदू धर्म विषमतेवर आदरभूत झाल्याचे मी स्पष्ट केले आहेच व दुसरा मोठा पौरात्य धर्म मुसलमानी धर्म हा होय हा धर्म बंधुभावाबद्दल ख्यातनाम आहे पण ही बंधुता त्यांच्या धर्मापुरतीच मर्यादित आहे त्यात प्रामुख्याने मानवता बौद्ध धर्म सर्व मानवांचा समानतेचे अधिकार देतो त्या धर्मातच मानवी जीवनातील योग्यतो आदर आहे त्यात अशा भेदनीती नाही बौद्ध धर्म धर्म हाच खरा समतेचा धर्म आहे मी या कार्याला थोडा उशीर केला याबद्दल मला थोडे वाईट वाटते नाहीतर मी आज मी त्या बीजारोपणाची फळं पाहिली असते माझ्या समाजातील शेकडा लोक माझ्या म्हणण्याला रुकार देतील याबद्दल मला येत किंचितही संदेह वाटत नाही टीकाकार काही म्हणत मला मात्र बौद्ध धर्माचे या देशात पुन्हा जोमाने पुनर्जन होणार आहे याचे स्पष्ट दृश्य दिसत आहे व त्याबद्दल मला ती मात्रही संदेह वाटत नाही सद्यस्थितीत माणसाला धर्माची काय जरुरी आहे अशा अर्थाची टीका काही लोक करतात पण मला वाटतं हे लोक मानवी समाजात धारणेसाठी धर्माची किती आवश्यकता आहे हीच गोष्ट विसरतात मानवी समाजाला धर्माने दोन देणग्या दिल्या आहेत आणि त्या म्हणजे मानवी जीवनात ऐक्य अबाधित करणारी मानसिक प्रेरणा निर्माण करणे धर्मामुळेच मानवी ऐक्याला पोषक असे विशिष्ट विशिष्टतरेचे मानसिक वातावरण निर्माण होऊ शकते व दुसरे म्हणजे मानवी समूहात धर्म निर्माण करू शकतो या दोन महत्वाच्या कसोटीमुळे सद्यस्थितीत समता निर्माण करून चांगल्या तऱ्हेने लोकशाही असेल तर धर्माची अत्यंत आवश्यकता आहे